वाल्मिकी रामायण आरण्यकांड सर्ग बेचाळीसा असे रावणाला कठोरपणे बोलून मारीच राक्षस राजाच्या भयाने अगतिक होऊन चलूया म्हणाला त्या धनुष्यबाण खडगधारी रामाने मला जर पुन्हा पाहिले तर माझ्या वधासाठी उगारलेल्या त्याच्या शस्त्राला मी बळी पडलोच समज कारण रामावर आक्रमण करणारा कोणी जिवंत परतत नाही ज्या यमदंडाने तू मरणार तोच रामाच्या रूपात वावरत पण तू असा दुरात्मा असल्यानंतर मला काय करणे शक्य तेव्हा बाबा रे हा मी येतो राक्षसा तुझे कल्याण असो या त्याच्या बोलण्याने राक्षस रावण मात्र आनंदित झाला आणि त्याला आलिंगन देऊन सौजन्यपूर्वक म्हणाला माझ्या इच्छेप्रमाणे तू वागत हा तुझा शूरपणा योग्यच आहे आता तू मारीच आहेस खरा यापूर्वी कोणी दुसराच राक्षस होता पिशाचचे तोंडाचे खेचर जोडलेल्या या आकाशगामी रत्नदळीत रथात माझ्यासह लवकरच वैदेहीला तू प्रलोभन दाखवलेस कि मग वाटेल तिकडे तू कोणी हे नसताना मैथिली सीतेला मी जबरदस्तीने घेऊ देईन तेव्हा बरे असे ताटका पुत्र मारीच रावणाला म्हणाला मग रावण मारीच मारिश त्या विमानासारख्या रथात चढ त्या आश्रम परिसरातून त्वरेने निघाले आणि पूर्वीप्रमाणेच गावे वने पर्वत नद्या सर्व राष्ट्रे नगरे पाहत दंडकारवण्यात आले तेथून रामाचा आश्रम राक्षसाधीप रावणाने सुवर्ण अशा त्या रथातून उतरून मारिचासह पाहिला मारिचा हात हाती घेऊन रावण म्हणाला केळीच्या झाडात लपलेले रामाचे आश्रम स्थान दिसते आहे तेव्हा मित्रा ज्यासाठी आपण येथे आला होत ते लवकर कर रावणाचे शब्द ऐकून मारिच राक्षस हरीण झाला आणि रामाच्या आश्रमाच्या दारापुढे फिरू लागला अत्यंत अद्भुत दिसणारे रूप त्याने घेतले शिंगांचे टोके रत्नाने जडवल्यासारखे काळे पांढरे रंग असलेली मुखाकृती तोंड लाल कमळासारखे आणि कान इंद्रनिल आणि किंवा उत्पल कमळाच्या वर्णाचे त्याने आपली मान किंचित उंच केली होती त्याचे पोट इंद्रनिल वर्णाचे त्याच्या बाजूमधू फुल्या फुलाच्या आणि कमळाच्या परागाच्या वर्णाच्या त्याचे खूर वैडोरी म्हणासारखे मांड्यांचा भाग बारीक आणि सुरेख बांधलेला इंद्रधनुष्याच्या वर्णाचे शेपूट वर केलेले असल्यामुळे शोभन दिसणारा तो राक्षस एका क्षणात मनोहराशा चमकदार वर्णाचा नाना प्रकारच्या रत्नाने मढलेला असा अतिशय शोभिवंत मृग बनला मनोहर दर्शनीय असे रूप घेऊन ते रम्य वन आणि रामाच्या आश्रमाचा तो परिसर प्रकाशित करीत तो राक्षस नाना प्रकारच्या धातूनं चित्रविचित्र होऊन वैदेहीला प्रलोभन उत्पन्न करण्याकरता कुरणात इकडे तिकडे कोळे कोळे गवत खात केळीच्या आणि पांगारेच्या वनात इकडे तिकडे जात मंद चाल ठेवित आणि सीतेकडे बहत तो सुंदर आणि विचित्र पाठ असणारा महामृग शोभून दिसत होता रामाश्रमाच्या परिसराजवळ तो मनात येईल तसा फिरत होता पुढे जायचे आणि परत मागे येते असा तो उत्कृष्ट मृग फिरत होता क्षणभर दूर जायचे आणि त्वरेने पुन्हा परत येते असा खेळ तो करायचा आणि पुन्हा भूमीवर बसायचा कलग, दाराशी ना प्रकारे चित्रविचित्र वर्तुळे करीत तो फिरत होता त्याला बघून सर्व हरिण आणि इतर वनातले प्राणी त्याच्यापाशी जाऊन त्याला हुंगत आणि दशोदिशाना पळून जात होते तो राक्षसही पशूंच्या वधात आनंद घेणार असला तरी आपले खरे रूप झाकण्याकरता त्यांना स्पर्श करून खात नव्हता वैद्यही फुले गोळा करण्यात दंग राहून पांगारा अशोक चुत असे वृक्ष एकामगून ओलांडीत चालले होते ती सुंदर वदना फुले तोडीत फिरत होती वनवासाला पात्र नसलेल्या सुंदर स्त्रीने तो रत्नामोत्यांच्या विलक्षण अंगाचा रत्नमय हरिण पाहिला सुरेख ओठ आणि रुपयाच्या आणि इतर धातूंच्या रंगांचे केस असलेल्या त्या हरिणाकडे ती चकित नेत्राने मोठ्या प्रेमाने पाहू लागली त्या रामप्रियेकडे पाहतो मायामय हरिण ते व जणू दिपवून टाकत फिरू लागला पूर्वी कधी न पाहिलेल्या नाना रत्नानियुक्त अशा त्या मृगाला पाहून जनककन्या अतिशय आश्चर्य वाटले अरण्यकांडाचा बेचाळीसाव्या सर्ग समाप्त